चला कोड एक खूप नाचतो हलतो डोलतो सोनेरी दाणे भरले की वाकतो आतून पांडरा दाणा निघतो उत्तर मका कोड दोन दिसतो तर हा काठी सारखा रस याचा गोड गोड प्यायल्यावर करतो गारेगार याचाच बनतो गुड गोड उत्तर ऊस कोडं तीन झाड याचं जमिनीवर फळ याचं जमिनीत कच्चं खाल्लं तरी छान भाजलं तर आणखीच छान उत्तर शेंगदाणे कोडं चार असं एक धान्य ज्याच्या पोटावर आहे एक रेग राजा असो मजूर सगळेच खातात रोज उत्तर गहू कोडं पाच गोडा माझा काळा पण सोलल्यावर होतो गोडा तोंडात टाकून खाता खाता परताच सगळे जोरात उत्तर काळे चणे कोडं सहा असे एक धान्य पावसाच्या ढगाचा ज्याचा रंग थंडीत त्याची भाकरी खाऊ तूप आणि गुडासंग उत्तर बाजरी कोडं सात सहा पाय आहेत मला उडणे माझे काम गोड घाण सगळ्यावर बसते सांगा माझे नाव उत्तर माशी कोडं आठ कच्च्याच मी खत बनवतो ओल्या मातीत घर माझं मुलांना मी वाटतो साप कसं त्यांना समजवावं उत्तर गोम कोडं नऊ झोपेत किंवा जागेपणी बसताना आणि उडताना माझे पंख नेहमीच उघडे उडत खाली आले की पाऊस येणार म्हणतात सारे उत्तर पावसाचे किडे पतंग कोडं दहा तोंडातून एक धागा काढतो त्याचं नाजूक जाळं बनवतो ना हा जादूगार ना हा शिकारी सांगा पाहू हा कोण उत्तर कोळी कोडं अकरा शिरपूरहून गाडी निघाली कानपूरमध्ये सापडली हस्तपूरमध्ये भांडण झालं नखपुरात मारून टाकलं उत्तर ऊ कोडं बारा फुलांची आहे मैत्रिण पिते त्यांचा रस बेरंगी, पंख पसरून बागेत असते नेहमी उडत उत्तर फुलपाखरू कोड अंधारत चमचमतो पोटाशी तचा आग रात्री रीत पाहून सगड़े होतात खुश उत्तर काजवा कोड चौदा मातीच जन्म मातीच तिच अन्न लाकराला जर लगली करते तला फसत उत्तर वाळवी कोड़ पंधरा असा एक डॉक्टर आहे देतो सारखे इंजेक्शन कोणाचंही ऐकत नाही पैसे न घेता जातो उडून उत्तर दास कोड एका एकामागून एक अशा रांगेत चालतात जणू मोठी फौज दिवसभर करत असतात जेवणाची तरतूद उत्तर मुंगी कोड सतरा अंधाऱ्या कोपऱ्यात राहणारा अंधार त्याला प्रिय आवाज आला की पळून ना तो उजेर त्याला अप्रिय उत्तर पाल कोड अठरा एका महालात लोक हजार पण एकच त्यात आहे खास उत्तर राणी मदमाशी कोड एकोणीस छोटी रेशीम लाल रेशीम जगभरात फिरत असते सगळ्यांना ती हवी असते म्हणूनच ती कुठेही मिळते उत्तर बोलबी